वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग आठवा परंतु मंथरीने तिटकाराने तो दागिना फेकून दिला आणि राग दुःख यांनी भरून जाऊन ती बोलली मूर्ख पोरी उगीच अस्थानीय हर्ष मानतस शोक सागराच्या मध्यातू सापडलेस, स्वतःची अवस्था जाणत नाहीस मी दुःखाने पीडित झाली असताना सुद्धा तुझे बोलणे मी मनाने सहन करते अग मोठे संकट तुझ्यावर असताना शोक करणे योग्य येथे तू आनंद मानतेस तुझ्या दुर्बुद्धीचे मला दुःख वाटते सवतीचा मुलगा आपला शत्रू त्याचा उत्कर्ष म्हणजे मृत्यूचा उत्कर्ष तो प्राप्त झाला असता हर्ष मानावा ही काय बुद्धी म्हणायची राज्य एकच असल्यामुळे भरतापासून रामाला भय आहे हे मनात येऊन माझे मन विषळ नव्हते कारण जो भीतो त्याच्यापासूनच भय उत्पन्न होते, उत्पन होते। महाबाहू लक्ष्मण सर्व श्री रामाचाच झालेला शत्रुघ्न सुद्धा भरताचाच झालेला आहे पाठापाठ जन्माला येण्याच्या क्रमाने सुद्धा हे सुंदरी भरताचे राजावर येण्याची पाळी आहे लक्ष्मण आणि शत्रुन यांची नाही कारण ते दोघे धाकटे असल्यामुळे त्यांची पाळी नष्ट झाली आहे विद्वान क्षय चरित्रचा ज्ञाचा योग्य काळीत योग्य तुझ्या मुलाच्या बाबतीत वर्तन काय होईल याचा विचार मनात येऊन मी तर भयाने थरथर कापते जिच्या पुत्राला उद्या अभिषेक होणार ते कौशल्य भागे होते खरे तिला पृथ्वी मिळणार आपले शत्रू मारले गेले याची खात्री पटल्यामुळे तिला आनंद होणार तू त्या कौशल्याच्या पुढे दासी होऊन हात झोडून सेवेकरता उभी राहशील अशा रीतीने तू आम्हा सर्वांसह हो, दासी होशील तुझा पुत्र पुत्रसुद्धा रामाचा दास होईल राम पत्नीच्या श्रेष्ठ सख्या आनंदाने नाचू लागतील आणि भरताची हानी झाली म्हणून तुझ्या सुना दुखाने खिन्न होतील आपल्यावरच्या अत्यंत प्रीतीमुळे असे बोलणाऱ्या मंत्रेला पाहून देवीकैकीही रामाच्याच गुणांची प्रशंसा करीत म्हणाली राम राजाचा ज्येष्ठ पुत्र आहे तो धर्मज्ञ गुणवान मनाचे दमन करणारा कृतज्ञ सत्यनिष्ठ मनाने शुद्ध जसा आहे म्हणून युवराज होण्याला तो पात्रच आहे तो दीर्घायू होऊन आपल्या भावांचे आणि अवलंबिता पालन करेल खूप जे रामा अभिषेक होणार हे ऐकून तू एवढी संतापतेस का रामाने शंभराहून अधिक वर्षे राज्य केल्यानंतर हे वाढवडलांपासून चालत आलेले राज्य नरश्रेष्ठ भरताला ही खात्री लाभेल हा सुभाग्याचा काळ आला असताना आणि कल्याण होणार असताना मंथरे जळत असल्यासारखी तू संताप करून का घेतास मला जसा भरत मनापासून आवडतो तसाच किंबहुना त्याच्या अधिक राम आवडतो कौशल्यापेक्षा सुद्धा तो माझीच अधिक सेवा करतो रामाचे राज्य झाले म्हणजे ते भरताचे सुद्धा झाले कारण राम स्वतः सारखेच सर्व भावना मानतो कैकेचे बोलणे ऐकून मंथरेला अतिशय दुःख झाले दीर्घ उष्ण सुस्कार टाकून कैकेला म्हणाली अनर्थ पाहत असताना सुद्धा मूर्खपणा तू जागी होत नाहीस दुःखाच्या आणि आपत्तीच्या विस्तीर्ण सागरात झूप उडत आहेस रघुवंशी राम राजा होईल रामानंतर त्याचा मुलगा राजा होईल कैकई राजवंशापासून भरत बाजूला टाकला जाणार अगे भामी राजाचे सगळेच मुलगे काही राजावर बसत नसतात सर्वांनाच राजावर बसवले तर तो फार मोठा अन्याय होईल म्हणून सुंदरे कैकई राजशास्त्रे आणि राजे इतर पुत्र गुणवान असले तरी ज्येष्ठ पुत्राचीच राजावर स्थापना करतात तेव्हा तुझा मुलगा बाळे अनाथासरखा होऊन राज सुखाने आणि राजवंशाला पराकाष्ट आचवेल म्हणून मी रत्याचा करता तुझ्याकडे आले तर तू माझे समजूनच घेत नाहीस चौथी ते भाग्य फळार आले म्हणून मला तू देनगी देवीस निष्कंटक राज्य प्राप्त करून राम भरताला खात्रीने देशांतराला तरी पाठविल किंवा परलोकाला पाठविल लहान असतानाच तो भरताला आजोळी पाठवून दिलेस सततच्या सान्निध्याने जड वस्तूच्या विषयी सुद्धा माणसाच्या मनात स्नेह उत्पन्न होतो भरताची ओढ असल्यामुळे तो शत्रुघ्न सुद्धा त्याच्याचकडे गेला दोसा लक्ष्मण रामाचा तसा हा भरताच्याच अधीन झाला अरण्यातल्या काही लोकांना हे झाड तोडायचे होते पण त्याच्यालगत काटेरी झुरते असल्यामुळे अत्यंत भय वाटून त्याने ते झाड तसेच सोडले असे म्हणतात रामाचे रक्षण लक्ष्मण आणि लक्ष्मणाचे रक्षण राम करतो त्यांचे बंधू प्रेम अश्विनी कुमारांसारखे आहे हे लोकात प्रसिद्ध आहे त्यामुळे लक्ष्मणाच्या बाबतीत राम येतकिंचितही अहित करणार नाही पण भरताच्या बाबतीत राम वाईट करेल यात संशय नाही म्हणून रामाला राजगृह सोडून वनात जाऊ दे हेच मला बरे वाटते यात तुझेही हित आहे जर भरताला धर्माने वडिलांच्या राज्याची प्राप्ती झाली तर ते तुशा न्याती ज्ञातीपक्षाच्या दृष्टीने सुद्धा हिताचे ठरेल तुझा हा राज्य सुखारा योग्य असा बाळ जो रामाचा जन्मजात वैरी तो रामाला धनसंपत्तीची समृद्धी झाल्यावर संपत्ती विहीन होऊन त्याच्या ताब्यात जिवंत तरी कसा राहील अरण्यात हत्तीच्या कळपाच्या मुख्यावर सिंहाकडून हल्ला व्हावा तसा रामाकडून हल्ला होणाऱ्या भरताला तू वाचवावेस आपले सौभाग्य मोठे असे अशा दर्पाने तु पूर्वी तुझी सवत जी रामाची आई तिला अपमानाने वागवलेस जे आता तुझा सूड घेतल्याशिवाय कशी राहील अफाट सागर आणि पर्वत याने युक्त अशी ही पृथ्वी जेव्हा रामाला मिळेल तेव्हा हे भामीने भरता सकट तू दीन होऊन अमंगल पराभवाच्या अवस्थेला दौरपोषील रामाला जेव्हा पृथ्वीचे राज्य मिळेल तेव्हा भरत निश्चितपणे नष्ट झाला असे सुमत म्हणून आपल्या मुलाला राज कसे मिळेल आणि या शत्रूला देशाच्या बाहेर कसे काढता येईल याचा तू विचार कर अयोध्याकांडाचा आठवा सर्ग समाप्त